पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्या ऑफिसमध्ये कामाला गुंतवून घेऊ लागली होती रो हाऊसेसचं तिचं डिझाईन पूर्णत्वाला येत होतं मनासारखं छोटसं लँडस्केपही तिनं त्यात टाकलं होतं प्रशस्त गॅलरीमुळे एक चांगला लुक आला होता गॅलरीतही हँगिंग कुंड्या लावण्यासाठी सोय केली होती कमी जागेत जास्तीत जास्त बँगलोरचा लुक येण्यासाठी तिने प्रयत्न केला होता मनीषचा फोन खर व तो काव्याला म्हणाला काव्या आज भेटूया का कॉफी शॉपमध्ये काव्या म्हणाली हो माझंही काम आटपतच आलंय येते मी असं म्हणून तिनं फोन ठेवला कॉफी शॉपमध्ये मनीष येऊन बसला आणि थोड्या वेळाच काव्याही पोचली मनीष म्हणाला काव्या कसं चाललंय तुझं काम काव्या म्हणाली रमते मी हळूहळू पण घरी गेलं की घर खायला उठतं बघ स्त्रीधरशिवाय मनीष म्हणाला काव्या तू काहीतरी छंद लावून घ्यायला आवाज तू कॉलेजमध्ये असेपर्यंत किती छान गायचीस तू गाणं का सुरु करत नाही कावे एकदम लागली तिला त्या अस्वस्थ क्षणांची आठवण झाली सर्व सुख आपल्या पायाशी लोळ घेत होती आणि आपल्याला अचानक गाण्याची आठवण होत होती तीही प्रकर्षाने आणि हा श्रीधर नाही या कल्पनेनं मन सुन्न होऊन जात नियतीने असा खेळ का मांडावा काव्याने स्वतःला सावरलं आणि ती मनीषला म्हणाली मनीष तुझ्याशी मी गाण्याविषयी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण काही ना काही कारणाने तुझ्याशी बोलायचं राहून गेलं मनीष श्रीधर नसताना मलाना ना गाण्याची ओढ वाटते ना कशात रस वाटतोय मनीष म्हणाला मग तू बोलली का नाहीस काव्या म्हणाली मला धीरज झाला नाही मनीष म्हणाला मी समजू शकतो पण काव्या तुझा मनाला पुन्हा ततवनं करायचं असेल तर संगीत साधना हा त्याच्यावरचा सा उत्तम उपाय आहे असं मला वाटतं काव्या म्हणाली पण मनीष मनच तयार नसेल तर काय साधना करणार मनीष म्हणाला काव्या तुला एकटीला आयुष्य काढायचे आणि ते अत्यंत कठीण आहे पण ऑफिस नंतर तू संगीत साधना सुरू केली तर तुझ्या भावनांना तू वाट मोकळी करून देऊ शकतेस आणि तुझा वेळही तु छान जाईल काव्या म्हणाली मनीष ही नियतीची क्रूर चेष्टा वाटते श्रीधरला गमावून मला गाणं शिकण्यात रस नाही वाटत मनीष म्हणाला काव्या त्याला गमावून गाणं नाही तर गाणं परत सुरू केल्यामुळे श्रीधरला त्याची पूर्वीची काव्या परत मिळेल असा विचार कर काव्या म्हणाली विचार करते यावर पण मनीष पण काय योगायोग आहे बघ ना मी ज्या विषयावर तुझ्याशी बोलू शकले नाही तोच विषय तू सहजपणे बोललास मनीष म्हणाला काव्या तुझं मन मी चांगलं जाणतो माझ्याही हे अव्हाना लक्षात यायला हवं पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते तसं समज पण तू गाणं पुन्हा सुरू करायलाच हवं हो। काय मदत लागेल ती मी करेन कॉलेजमधला तुझा गाण्याचा परफॉर्मन्स अजून आठवतो त्याच सिट्ट्या आणि टाळ्या तू परत मिळवायच्या आहेत काव्याला मनीषचं हे बोलणं ऐकून खूपच बरं वाटलं अंधाऱ्या काळ्या कुट्ट अंधारात एखादा काजवा चमकावा तसा तिच्या आयुष्यात एक किरण दिसू लागला काव्या घरी आली आणि तिच्या मनात असंख्य विचार दाटून आले श्रीधर घरी नसला की अस्वस्थ व्हायचं आपलं गाणं परत सुरु होऊ शकेल का असं वाटायचं आणि श्रीधर आला की आपण त्याच्या सहवासात हरवून जायचो पण कधीतरी पुन्हा गाण्याची ओढ उचल खायची मनीषही कधी बोलू शकलो नाही आणि अचानक आज मनीषने गाणं सुरू करायचा आग्रह केला पण या नीरज जीवनात गाणंही नको वाटतंय काय करायचं गाणं तरी सुरू करून पण एकटीचं आयुष्य कसं जाणार मग मनीष म्हणतो तसं गाणं सुरू करायचा प्रयत्न मी करावा का वेळाही जाईल आणि मनालाही उभारी येईल काव्याला मनीषच्या बोलण्यानं चांगलाच धीर आला होता श्रीधरला तू अशी उदास झालेली आवडली असती का नाही ना मग त्याच्यासाठी गाणं सुरू कर हे म्हणणंही काव्याला पटत होतं विचार करता करता तिला झोपही लागली ऑफिसच्या कामात काव्या घडवून गेली होती आणि मनीषचा फोन खणाडला काव्या मी तुझ्यासाठी एक म्युझिक क्लासही पाहून ठेवला त्यांचा एक छान ग्रुप आहे ग्रुपतर्फे गाण्याचे स्टेज शोही अरेंज करतात काव्या म्हणाली मनीष तू म्हणजे कम्वाल आहेस अरे किती करतोयस माझ्यासाठी मनीष म्हणाला काव्या परत बर नाही म्हणत मला पत्ता पाठव मी जाऊन भेटून येईन मनीष म्हणाला फार तर मीही येईन तुझ्यासोबत काव्या म्हणाली चालेल ऑफिस संपलं की जाऊ असं म्हणून तिने फोन ठेवला काव्याला उत्साह वाटायला लागला ऑफिस सुटल्यावर मनीष आणि काव्या म्युझिक क्लासला गेले काव्याने तिच्या पूर्वीच्या परफॉर्मन्सबद्दल सांगितले तेव्हा क्लासचे डायक्टर म्हणाले ग्रेट म्हणजे आम्हाला एक नवीन सितारा मिळायला म्हणायचा मनीष म्हणाला कॉलेजमध्ये तिच्या गाण्याला शिट्ट्या आणि टाळ्या हमका ससायच्या काव्या म्हणाली पण आता प्रॅक्टिसमध्ये नाही डायरेक्टर अग्रवाल म्हणाले रोज क्लासला यायला लागा होईल प्रॅक्टिस आणि शिकवायलाही म्युझिकमधील महान अस्थि चांदोरकर आहे काव्या म्हणाली वा त्यांचे चांगलेच नाव आहे मनीष म्हणाला मग काय काव्या उद्यापासून सुरुवात ना काव्या म्हणाली मनीष खरंच तुझ्यामुळे शक्य झालं माझ्यामुळं नाही काव्या तुझ्यातलं या टॅलेटला आता वाव मिळणार आहे काव्यानं फी भरली आणि उद्यापासून येण्याचे सांगितले काव्या घरी आली तरी मना तिच्या मनात गाण्याविषयीच विचार चालू होते खरंच मनीषने माझ्यासाठी हे खूपच महत्वाचं काम केलंय तिला आता गाण्याच्या क्लासला जाण्याची ओढ लागली होती पुढच्या आयुष्यात आता खरा आशेचा किरण दिला दिसू लागला होता श्रीधरच्या आठवणींनी व्याकुळ होऊन जगण्यापेक्षा गाणं गाऊन तिला दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करतानाच तिचं पूर्वीचं रूपही तिला मिळणार होतं श्रीधरच्या आठवणींना जपत एका नवीन आयुष्याची स्वप्न आता तिला रंगवायची होती ऑफिसमध्ये रो हाऊसेसचं प्रोजेक्टचं काव्याचं काम जोमात चाललं होतं सर्व खोळ्यांची रचना मनासारखी तिने डिझाईन केली होती कमी जागेत प्रशस्तपणा वाटण्यासाठी फर्निचरही अशा रीतीने बसविले की खोलीची साइज मोठी वाटावी खोल्यांचे रंग पडदे व दिव्यांची मांडणी आकर्षक रंगसंगती वापरून केली होती काम करता करता पाच वाजले आणि म्युझिक क्लासला जाण्यासाठी ती लगबगीने निघाली क्लासचा आजचा पहिला दिवस म्हणून आनंदून गेली अनेक होती अनेक वर्षांची सुटलेली गाण्याची साथ आता तिला लाभणार होती क्लासमध्ये गेल्यावर प्रत्येकाकडून प्रॅक्टिस करून घेतली जात होती काव्या गाणं म्हणायला सांगितलं तेव्हा तिचा ऊर दाटून आला मिश्र भावना तिच्या मनात दाटून आल्या श्रीझर मला अर्ध्या वाटेत एक्टीला सोडून गेला आणि आज मी गाणं म्हणत एक नवीन आशा तयार करते गाणं गायला लागली एक एक कोण म्हणताना भावनांना जणू ती मोकळी वाट करून देत होती पहिल्याच गाण्याला तिला सर्वांकडून चांगली जात मिळाली तिचा उत्साह वाढला तिला अग्रवाल यांनी काही सूचना केल्या इतर जणांची गाणी ऐकतानाही तिला काही गोष्टी शिकायला मिळाल्या पहिला दिवस काव्याचा छान गेला घरी येताना ती गुणगुणतच घरी आली आज तिला वेगळा स्वरूप आला घरीही आपल्याला वेळ मिळेल तेव्हा गाण्याची प्रॅक्टिस सुरू करायचा तिने विचार केला कॉफी घेतली आणि तिचे एआर रहमानची गाणी ती ऐकत बसली सिदर्शा जाण्याना जी पोकळी तयार झाली होती ती भरून काढायला संगीत साधना खूपच उपयोगी पडणार होती गाणी ऐकून तिला ताजतवानं झाल्यासारखं वाटलं आज तिला पहिल्यांदा काहीतरी आवडीचं करून खावं असं वाटलं जेवण केलं आणि कॉटवर आडवी झाली दिवसभर असं रुटीन असेल तर आपला दिवस चांगला जाईल मनाला उभारी येईल अशी आशाही तिला वाटू लागली ऑफिसमध्ये रो हाऊसेसचा प्रोजेक्ट फायनल होत आला होता क्लासही लावून पंधरा दिवस होत आले होते तिने मनीषला फोन केला आणि म्हणाली आज भेटूया का कॉफी शॉपमध्ये मनीष म्हणाला काव्या खरंच भेटूया फोनवर दोन तीन वेळा बोलणं झालं पण आज निवांत आहे तेव्हा नक्की भेटूया आणि तुझ्याकडून गाण्याविषयी ऐकायचं आहे काव्या म्हणाली हो तर तुझ्याशी नाही शेअर करणार तर कुणाशी करणार दोघही कॉफी शॉपमध्ये पोहोचली आणि त्यांची गाण्याविषयीची मैफिल चांगलीच रंगली काव्या म्हणाली मनीष म्युझिक ग्रुप एकदम भन्नाट आहे बरीच जण खूपच मस्त गातात प्रॅक्टिस करण्यातही फार धम्वाल येते एकमेकांकडून खूप शिकायला मिळतय मनीष म्हणाला काव्या तुझा चेहराच बरंच काही सांगून जातोय आता तू खऱ्या अर्थानं पुन्हा खोला लागली आहेस काव्या म्हणाली मनीष तुझ्यामुळे शक्य झालं मनीष म्हणाला नाही उलट आता तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला येऊन गाण्यांचा रसिकतेने आस्वाद घेता येईल ही।, ही एक आमच्यासाठी मेजवानीच असेल काव्या म्हणाली हो मनीष येत्या बारा तारखेला साई हॉलमध्ये शो होते, तेव्हा तुम्ही दोघांनी नक्की यायचं मनीष म्हणाला म्हणजे काय हमकास येणारच सारंगीलाई मी फोन करून बोलावला आहे मनीषला असं काव्याला हसताना पाहून खूपच समाधान वाटत होतं सिनेच्या एकाकी जाण्यांना पोकळी कधीच भरून निघणार नव्हती पण निदान काव्याच्या जीवनात या गाण्यामुळे दुःख बरचसं हलकं होणार होतं काव्या म्हणाली मनीष मी घरीही गाण्याचा रियाज करते आणि गाणी ऐकतेही मनीष म्हणाला हे तर छानच झालं काव्या म्हणाली नाहीतर श्रीधरच्या आठवणींनी मला वेड लागायची पाळी आली असती आणि श्रीधरला माझी ही अवस्था कधीही आवडली नसती मनीष म्हणाला ए हुईना वाद काव्या आम्हाला आमची काव्या परत मिळणार याची आता खात्री वाटते आठ दिवसावर शो होणार होता आणि काव्याची गाण्यांची जोरदार प्रॅक्टिस सुरु होती ए आर आवडते गाणे तिने निवडले ऑफिसमधून क्लासमधे गेल्यावर प्रॅक्टिस आणि घरी गेल्यावरही प्रॅक्टिस करू लागली श्रीधरच्या दुःखाचा तिला आता विसर चालला मधूनच त्याच्या आठवणींनी मन भरून यायचं पण ती स्वतःला लगेच सावरत गाण्याकडे लक्ष वेधून घ्यायची तिला उटी ठुरची आठवण झाली आणि एकदम गलबलून आले फोटो पाहत तिला एक एक क्षण आपण किती आनंदात घरवला होता श्रीधरच्या सहवासात आणि निसर्गाच्या सान्निध्यात अगदी बुडवून गेल गेलो होतो आणि तो दिवसही तिला आठवला गाण्याचं शूटिंग पाहायला आपण धडपडत गेलो आणि ते शूटिंग पाहिलं माझीही गाण्याची ओढ आता प्रत्यक्ष साकार होते श्रीधर काढलेले अनेक फोटो पाहत होती आणि अश्रू त्या फुटोवर पडताच ती भाणावर आली तिने अश्रू पुसले श्रीधरला कायम आमच्या दोघांचं आयुष्य बहरलेलं असावं असं वाटायचं म्हणूनच दोघांचं सजीवन फुलवण्यासाठी दोघंही धडपडायचो श्रीधर आताही हे फुलवणं मी तुझ्यासाठीच करणार आहे असा विचार करत ती झोपी गेली शोचा दिवस उजाडला सारंगी मनीष आणि अनुष्का ही तिघेही शोला येणार म्हणून कावे खुश होती हॉलवर पोहोचली क्लासमधील सर्वजणही एक एक करून येत होती काही वेळातच हॉल खचा खच भरला स्टेजवरील सर्व व्यवस्था चेक करण्यात आली पाहण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले सर्व रसिकांच्या नजरा आता स्टेजवर खेळल्या होत्या ते गाणं कधी सुरू होईल याकडे अनाऊन्समेंट झाली आणि काव्याला पहिलं गाणं पेश करण्यासाठी स्टेजवर बोलावताच टाळ्यांचा कडकडाट झाला काव्या टाळ्यांचा आवाज ऐकून अगदी भारावून गेली अस्वस्थता कमी झाली कॉलेजमध्ये असताना जो ती परफॉर्मन्स द्यायची त्याच आवेशात तिने एआर रहमान यांचं दिल हे छोटासा हे गाना सुरू केलं समोरच्या पहिल्या रांगेत मनीष अनुष्का व सारंगी टाळ्यांनी प्रोत्साहन देत होती काव्याचं बाजूच्या का रिकाम्या खुर्चीकडे लक्ष केलं आणि श्रीधरची तिला प्रकर शाणे आठवण झाली श्रीधर तू मला सोडून गेलास तुझी जागा कधीही भरून निघू शकणार नाही पण त्या रसिकांची दात आणि गाण्यामुळे तुझी काव्या मात्र नेहमीपूर्वीसारखी हसत राहील गाणं संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा काव्याच्या डोळ्यात दुखाचे नाही तर आनंदाश्रू ओरघळत होते